वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग अठ्ठ्याण्णव वैद्यही रसा काळात प्रवेश करीत असता सगळ्या वानराने ओरडा केला आणि रामाच्या जवळ असलेले मुनी उत्तम उत्तम असे म्हणाले राम मात्र अत्यंत दुःखी होऊन दीन झाला लाकडी दंडाचा त्याने आधार घेतला त्याच्या डोळ्यात आशीर्व भरून आले त्याने मान खाली घातली बऱ्याच वेळ तर वर डोळ्यातून पुष्कळ आसवेगळली आणि क्रोधाने आणि व्याप्त होऊन तो म्हणाला हा अभूतपूर्व शोक माझे मन जणू ग्रासू इच्छितो लक्ष्मी सारखे रूप असलेली सीता माझ्या नाहीशी झाली पूर्वी महासागराच्या पलीकडे लंकेत सीता माझ्या दृष्टीच्या आड झाली होती तेथून आणते मग रसातळाचे काय कथा पूज्य देवी पृथ्वी माझ्या सीतेला परत दे नाहीतर मला तू जाणतेस माझा क्रोध मी तुला दाखवीन तू तु माझी सासू आहे खरे पूर्वी जनकाने नांगराच्या फाळाने उकरत असता तुझ्यापासून तिला वर काढली म्हणून सीतेला परत दे किंवा मला विवरात घेऊन जा पातळात किंवा स्वर्गात मी तिच्यासह राही सीतेला तू परत आण करता मी मत झालोय सीतेला जर तू जशीच्या आणून दिले नाही तर पर्वत वनासह तुझ्या अस्तित्वालाच मी धोका उत्पन्न करेन साऱ्या भूमीचा मी नाश करेन मग येथे सारे पाणीच पाणी होऊन जाईल क्रोधानं शोकाने व्यापून राम असे बोलत असता ब्रह्मदेव सुरगणासह त्याला म्हणाले रामा उत्तम व्रिरा करून ठेवू नकोस शत्रुनाशका आपल्या पूर्वीच्या स्थिती बेताचे स्मरण कर महाबाहू मी तुला श्रेष्ठाला त्याचे स्मरण करून द्यावे असे नाही दुर्दशा या क्षणी तू आपल्या वैष्णव जन्माचे स्मरण कर सीता ही पूर्वीच तुझ्याशी एक रूप असल्यामुळे ती निष्कलंक साधवी आहे तुझ्या आश्चर्याने राहणे हेच तिथे तपोवत त्या बलामुळे ती नागनुकी सहज गेली पुन्हा तिच्याशी तुझा संगम स्वर्गात होईल जे मी बोलत आहे ते ऐकून घे <coughs> सर्व काव्यात उत्तम असे हेच तुझे काव्य प्रख्यात आहे ते रामा तुझे सारे चरित्र विस्ताराने वर्णन करते यात संशय नाही जन्मापासून वीरा तुझ्या सुख दुःखादी भोगाचे आणि भविष्याचे या उत्तरकांडात सर्व वर्णन केले आहे रामा हे आधी काव्य सर्व तुझ्यावर अधिष्ठित आहे राघबा कोणीही ज्याच्यावर काव्य करावीत इतक्या यशाचा पात्रतेचा नाही मी सर्व देवासह वर्तमान तुझ्या सर्व पूर्व श्रवण केले ते दिव्य चरित्र अद्भुत स्वरूपाचे सत्य घटित असे उघड करून मांडले म्हणून हे पुरुष श्रेष्ठा धर्मावर अत्यंत स्थिरचित्त होऊन रामा उरले भविष्याकाचे रामायण काव्य ऐक उत्तर नावाच्या या काव्याचा उत्कृष्ट उरलेला भाग महायशस्वी आणि तेजस्वी रामा ऋषींच्या सह ऐक काकुतश्या हे ऐकण्यासारखे उत्तम काव्य तूच श्रेष्ठ ऋषी आहेस म्हणून रामा तूच ऐकले पाहिजेस एवढे बोलून त्रिभुवनेश्वर ब्रह्मदेव देव आणि बांधवजन यांच्यासह स्वर्गाला गेले जे महात्मे ऋषी ब्रम्हलोके राहणारे होते ते महा तेजस्वी ऋषी ब्रह्मदेवांची अनुज्ञा घेऊन परत आले त्यांना रामाचे भावी चरित्र उत्तरकांडाचे ऐकण्याची इच्छा होती मग परम तेजस्वी राम श्रेष्ठ देवांचे ते भाषण ऐकून वाल्मिकीना म्हणाला भगवान हे ब्रम्हलो ऋषी माझे भविष्यकाळचे उत्तर काव्य ऐकण्याच्या इच्छेने आले आहेत ते आपण उद्या चालू करावे असे ठरवून कुशलवाना हाती धरून आणि त्या जनसमुदायाला निरप देऊन तो पर्णशाळेकडे गेला गेलेल्या सीतेचा शोक करण्यात त्याची रात्री गेली उत्तरकांडाचा अठ्ठ्याण्णव सर्ग समाप्त